स्वर्ग दोन जो दो प्रतिबिंब रुपाने स्वर्ग पृथ्वी आणि आकाश तसेच अंतरिक्षे या सर्वांना व्यापून राहिल्या त्याचप्रमाणे जो माझ्या आत आणि बाहेर असा भरून राहिला आहे त्या सर्व व्यापी परमात्म्याला माझे नमन असो वाल्मिकीने कथनास आरंभ केला मी बद्ध असून मुक्त कसा होईन याची ज्याला निश्चय आणि चिंता राहिलेली जो अत्यंत आज्ञा नाही किंवा जो फार तज्ज्ञही नाही असा मनुष्य या शास्त्राचा अधिकारी असतो जो प्रज्ञावंत मनुष्य या पूर्व पूर्वरामायणातील कथांचे आधी मनन करून नंतर या ग्रंथात प्रतिपादन केलेल्या मोक्षाच्या साधनांचे चिंतन करतो तो पुन्हा जन्माला येत नाही याप्रमाणे ज्या पूर्वरामायणातील कथा चित्ताची शुद्धी करण्यास होत्या त्या एकत्र ग्रथित, ग्रथित केल्यानंतर ज्याप्रमाणे सागर हा त्याच्याकडे रत्नांची याचना करण्यासाठी आलेल्या मनुष्याला ती देतो त्याप्रमाणे त्या सर्व कथा नम्र आणि बुद्धिमान अशा माझ्या भरद्वाज नावाच्या शिष्याला दिल्या पुढे भरद्वाजाने त्या कथा मेरू पर्वतावर ब्रम्हदेवाला ऐकवल्या यामुळे संतुष्ट झालेल्या भगवान ब्रह्मदेवाने भरद्वाजाला वर मागण्यास सांगितले त्यावर भरद्वाज म्हणाला भगवान ज्यामुळे ही सर्व जनता दुःखापासून मुक्त होईल असा वर मला आपून द्यावा तोच वर मला आवडेल तेव्हा जगताचे कल्याण करू इच्छिणारा ब्रम्हदेव भरद्वाजाला म्हणाला तुझा गुरु जो वाल्मिकी त्याच्याकडे आत्ताच जाऊन त्याची प्रार्थना कर आणि त्याने ज्या सर्वश्रेष्ठ रामायणाला प्रारंभ केला आहे ते त्याच्याकडून ऐक ते रामायण गुणाने समृद्ध असून ज्याप्रमाणे सेतूच्या योगाने सागराच्या पहिल्यापार जाता येते त्याप्रमाणे अनेक तऱ्हेच्या मोहांनी ग्रस्त असलेला मनुष्य त्या रामायणाचे श्रवण केल्याने त्या मोहांच्या आतीत होतो वाल्मिकी सांगू लागले याप्रमाणे सांगून तो ब्रह्मदेव भरद्वाजाला बरोबर घेऊन माझ्या आश्रमात तत्काळ मी त्या ब्रह्मदेवाची अर्घ्यपाद्यादिकाने यथास्थित पूजा केली त्यानंतर तो सर्व भूतमात्रांच्या हिताविषयी तत्पर असलेला सत्वसंपन्न ब्रह्मदेवाला म्हणाला रामाच्या आत्मज्ञान प्राप्ती संबंधात ज्यात वर्णन आले आहे अशा त्या श्रेष्ठ ग्रंथाची समाप्ती कशी होईल अशा चिंतेत घडून न जाता तू हा ग्रंथ निशंकपणे पूर्ण कर एखाद्या नौकेचा उपयोग करून ज्याप्रमाणे सागराच्या पलीकडे तरून जाता येते त्याप्रमाणे या ग्रंथाचा आश्रय करून लोक या संसार जाऊ शकतील हेच सांगण्यासाठी की हा ग्रंथ पूर्ण कर मी या ठिकाणी आलो आहे कारण या शास्त्राचे फार मोठे महत्व आहे तेव्हा लोकांच्या हितासाठी तू हा ग्रंथ पूर्ण कर याप्रमाणे भाषण करून माझ्या या पुण्याश्रमातून ब्रह्मदेव क्षणात अंतर्धान पावले पाण्यात काही काळ तरंग निर्माण होऊन नाहीसे व्हावे त्याप्रमाणे भगवान ब्रह्मदेवांच्या येण्या जाण्याने चकित झालेला मी काही काळानंतर स्वस्त चित्त झालो मग मी स्थिर बुद्धीने भरत भरद्वाजाला प्रश्न केला की ब्रह्मदेवानी हे काय सांगितले ते तुम्हाला पुन्हा सांग यानंतर भरद्वाज होणार आपल्याला भगवान ब्रह्मदेव असे म्हणाले की सर्व लोकांच्या हितासाठी संसाररूपी सागरातून तरुण नेण्यास समर्थ असलेला हा रामायण ग्रंथ आपण पूर्ण करावा भगवान आपण मलाही हे सांगा की संसार संकटामध्ये राम कसा वागला तसेच उदात्तमन असलेल्या भरताने लक्ष्मण शत्रुघ्न यांनी आणि यशस्वीनी सीतेने त्याचप्रमाणे बुद्धिमंत मंत्री पुत्र अशा रामानयांनी कसे आचरण ठेवले की ज्यामुळे ते सर्व दुःख मुक्त होऊन हो राहिले ते आपण मला स्पष्ट करून सांगा म्हणजे वागून मी जनतेसह पूर्ण सुख येईल हे राजा याप्रमाणे भरद्वाजाने विनंती केल्यामुळे आदरपूर्वक ब्रह्मदेवाच्या आज्ञेने पालन करणारा मी सिद्ध झालो भरद्वाजाला मी म्हंटले वत्सा भरद्वाजा तुझ्या विचारण्याप्रमाणे मी आता तुला ते सर्व सांगतो ऐक हे ऐकल्यामुळे त्याच्या योगाने हो तुझ्या मनातल्या सर्व तऱ्हेचा संशय नाही जाणणारा जसा व्यवहारात सुखी होतो तसा बुद्धिमान हो भरत, हे बुद्धिमान भरद्वाजा तू होशील राजीवलोचन राम आणि लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे तसेच कौशल्या सुमित्रा सीता दशरथ हे त्याचप्रमाणे कृतास्त्र अविरोध असे सर्व रामाचे स्नेहीजन परमबोधाने परिपूर्ण झाल्यामुळे प्रपंचा अनासक्ति वाघिष्ठ वामदेव तसेच इतर आठ मंत्री धृष्टी जयंत भास विजय बिभीषण सुशेण हनुमान आणि इंद्रजीत असे ते आठही जण जीवनमुक्त स्थितीचा अनुभव घेणाऱ्याप्रमाणे वागत असत तसंच तूही वाघ ते ज्याप्रमाणे हवन दान ग्रहण इत्यादि कर व्यवहार वर्तन त्या तू ही गए तू संकट मुक्त अरे बा संसार रूपी सागर ज्यादा तत्वज्ञा श्रेष्ठ युक्ति साधली जो सत्व संपन्न जाला, जाला शोक कि दैन्य अनुभवने ज्वरापास मुक्त तो मनुष्य पूर्ण सुखी तृप्त हो इ श्रीवासी महाराए वैराग्य प्रकरण द्वितीय सर्ग